श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता त्रेगमना वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाच पा <स्तिन्चों> दत्त महात्म्य अध्याय एकोणचाळीसावा श्री गुरुदत्तात्रेया जगताच्या रूपात तूत प्रोत भरला आहेस शिवाय सर्व विश्व व्यापले आहेस तुझ्या कथेचे अमृत पाण करणारा मग तो पापी असला तरी तरुण जातो नाला नदीला मिळून गेला की त्याला अशुद्ध कोण म्हणेल त्याचप्रमाणे तुझ्या अधीन असणाऱ्याला अमंगल कोण म्हणेल हे विधान कित्येक जर न मानतील तर ते स्वहिताला मुक्तील त्यांच्याच दोषांमुळे ते बुडले तर आमचे काय जाणार आहे खरे तत्व सांगून ज्याच्या चित्ताला ते पटत नाही त्याचा दोष आप्त, म्हणजे हितशी व्यक्तीला लागत नाही व त्याच्या दयाळूपणाला भंग येत नाही तू दयासागर चराचरांचा उद्धार करण्यासाठी ऋषिकुमार झालास एक एवढे मोठे उपकार या भूमीवर तू प्रत्यक्ष वेग वेगवेगळी रुपे दाखवितोस हे दयाळावरी होतो याहून अधिक दयाळूपणा या, या संते परंतु मुक्ती दूर जातात त्या लवकर देण्यासाठी तू शरीर धारण केलीस दुष्टांना शिक्षा देण्यासाठी व सुष्टांचे प्रतिपालन करण्यासाठी तू जी जी लिला करतोस मन शुद्ध होण्यासाठी तुझ्या लिलाव्यतिरिक्त वाटत नाही तुझ्या लिलांचे सेवन केले की सर्वात सर्व काही हेच आहे ह्या श्रुती वचनाचाही अनुभव येतो चंचल असे मन तुझी लिला श्रवण केल्याने तत्काळ मोहित होऊन निश्चळ व निर्विकल्प होते उपास्य व उपासक असा भाव धरुण भक्ती केल्याने द्वैत लोप पावते हे तुझा लिलेचेच वैभव आहे तुझे निर्गुण रूप बुद्धीला ग्रहण करता येत नाही म्हणून हे सगुण रूप आम्हाला सुखाने प्राप्त होव वेद सांगतात की तुझा सर्व निर्गुण रूपाचे ग्रहण उत्तम अधिकाराशिवाय चित्ताला ग्रहण करता येत नाही जो शास्त्रांमध्ये घडून गेलेला आहे त्याची मती निर्गुण रूपात नीट शिरकाव करू शकत नाही त्याला निरतिशय आनंदाची प्राप्ती कशी होईल सगुण रूप हे ज्याचे ध्येय आहे त्याला तो आनंदही मिळतो सर्व भूतांचे नियमन करणारा तोच तो एक सगुण आहेस तूच आम्हाला तारस येथे वितर्क नको वस्त्रात ज्याप्रमाणे तंतुच विस्तारला आहे त्याचप्रमाणे तुझ्या रूपात जग ओतप्रोत भरलेले आहे मग तुझ्या रूपाहून ते भिन्न कसे असेल तेव्हा हे भगवंता मी तुझा तू तु माझा हा भाव ठेवून तुझे प्रेम वृद्धिंगत करू मला सद्भाव देऊन तूच तुझे, तुझे चरित्र वधवितोस आणि ह्या चित्ताला प्रेमपाशात बांधून टाकतोस तुझ्या भाविक भक्तांचे कथानक केवळ श्रवणाने श्रोत्यांचा शोक व मोह निशंगपणे निवारण करते तेव्हा विशेषत तुझ्या भक्तांचे गुणगान केल्याने तुझीच भक्ती घडते व त्यामुळे जनांचा उद्धार होतो आतापर्यंत तुमचा शिष्य अर्जुन व भक्त मदालसानंदन अलर्क ह्यांचे वर्णन करविलेत तसेच इतरांचे करावा माझी ही इच्छा आता पुरवावी अशी मनोभावाने प्रार्थना करताच गुरुनाथांना कृपा आली व त्यांनी चित्तांत स्फूर्ती दिली मग त्या स्फूर्तीने आयुराजाचे आख्यान आठविले की जे दीपकाच्या प्रश्नानंतर वेदधर्मानी त्याला सांगितले दीपकाने गुरुंना म्हटले आयुनावाच्या भक्ताची गोड कथा मला कृपा करून सांगावी भक्ताची लीला अपूर्व वाटते ती गातांना देवांनाही आनंद वाटतो मग मानवाच्या डोळ्यातून प्रेमाश्रू कान यावेत चित्ताला मोहविणारे याहून दुसरे साधन नाही हा निश्चय करून मी तुमचे चरण धरले आहेत शिष्याच्या मनात ज्या शंका निर्माण होतात त्यांची शांती नमस्काराने होते म्हणून दीपकाने नमस्कार करताच गुरु गुरुमूर्ती प्रसन्न झाली व म्हणाली तुझा हा प्रश्न रमणीय आहे त्याने मला आनंद झाला ज्याने मोहाचे निवारण केले तो महायोगी आता आठवला सोमवंशात जन्माला आलेला पुरुरव्याचा पुत्र आयु हा धार्मिक होता तो श्री दत्ताचा सेवक झाला आयुराजा कीर्तिमान धर्माचरणी असा विख्यात चक्रवर्ती राजा होता त्याने स्वसामर्थ्याने सर्व पृथ्वी जिंकली तो कोणावरही अन्याय करत नसे विप्रांवर भक्ती करीत असे आणि निरापराध्यांना शासन न करता केवळ अपराधी लोकांना दंड करत असे तो वचनाचा सच्चा शरणागताचा रक्षण प्रजेचा मायबाप व दुर्जनांचा घातक होता त्याला सर्व होते परंतु अपत्य नवते म्हणून तो खिन्न असे रात्रंदिन त्याला चैन नसे ही जे दुर्लभ त्याला सुलभ होते परंतु दैव योगाने एक अर्भक मात्र त्याला दुर्लभ होते त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला नाना प्रकारचे धर्म केले परंतु त्याचा अनपत्यदोष काही केला गेला नाही मुला असलेले घर हे अरण्याप्रमाणे असा विचार करून तो राजा अपार दुःख घरी लोकांनी जे जे उपाय सांगितले ते ते त्याने केले परंतु पुत्र मात्र झाला नाही राजा शोक करू लागला तो म्हणाला वंशाचा तंतू तुटल्याने पितर अधपात आला जातात आता काय करावे आमचे काय होणार वंशात पुत्र जन्माला आला तरच ह्या लोकी व परलोकी सुख मिळते अन्यथा गोत्र बुडते असे शास्त्र सांगते अपुत्रसोको न असे वेदवचन आहे जरी होम हवन दान वगैरे केले तरी ते फुकटच गेले जप जपउपासना आदी धर्मकृत्येही शांती देणार नाहीत पुत्र नसता सर्व व्यर्थ आहे काय हे माझे दुष्कर्म ही शंका मनात आणून ज्योतिषांना बोलावून राजाने त्यांना प्रश्न केला संतान प्राप्ती कशी होईल तुम्ही आमच्या कुलाचे रक्षण करा मग ज्योतिषशास्त्रात प्रवीण असलेल्या त्यांनी वेळ पाहून सांगितले राजा एकही योग नाही मग संतान कसे होईल ज्योतिषशास्त्रातील तत्व तू ऐक जो देव गुरु भाव धरतो त्याचा स्वामी जर सहाव्या आठव्या व बाराव्या स्थानावर असेल तर तो निपुत्रिक होतो जन्म समय लग्न आणि पंचम नवम स्थान यांची स्वामी त्रिकी जाऊन राहता संतान होत नाही जे गुरुचरणांची सेवा करतात सत्पुरुषांना भजतात त्यांना ग्रह अनुकूल होतात व त्यांची संतती वाढते बाह्येंद्रिय ये विषय सोडून जे ब्रह्ममय असतात त्यांचे चरण धरले असतात मानवाला दुर्लभ काय आहे असे त्यांचे बोलणे ऐकून उर्वशी नंदनाने विचारले असा सज्जन कोठे आहे ब्राह्मण हे साक्षात ब्रह्मच असते म्हणून मी तुमचे पाय धरले आहे मी तुम्हाला शरण आलो असून माझा उद्धार करा जे तुम्हाला उमजते ते देवांनाही कळत नाही म्हणून मी तुमचे चरण कमळे धरली आहेत त्याचे चित्त ओळखून ज्योतिषी म्हणाले तू सह्याद्रीवर जाऊन न्रिनंदनाचे चरणधर जवळ सह्याद्री पर्वताचे शिखर आहे तेथे अनुसुयेचा पुत्र वास करत आहे तो आत्माराम आहे तू त्याचा भक्त हो तुझे मनोरथ तो विनाविलंब पुरविल तो केवळ ब्रह्म भक्तांचा प्रतिपाळ करतो त्याचे चरण कमळ धरण्याने तुला बाळ होईल देवाने दैवात लिहिले नसले तरी श्री दत्ताच्या हस्तस्पर्शाने अलभ्यतेही मिळते स्वतः निराकार असूनही जो करता साकार झाला त्याचा सेवक झाल्यास ह्या लोकी दुर्लभ असे काय आहे जो भय सोडून व मनात धीर धरून प्रेमाने भक्ती करतो त्याला तो श्री दत्त वरदान देतो ज्याचे महात्म्य देवसुद्धा जाणू शकत नाही तेथे यत्किंचित नर काय जाणेल म्हणून तू त्याचे चरणधर तो महात्मा आहे त्यांची सांगणे ऐकून राजाला हर्ष झाला मग स्वतः चालत राजा जेथे अत्रिपुत्र श्री दत्त सिद्धासनावर ध्यानस्थ होते तेथे आला संतुष्ट होऊन श्री दत्तात्रयांना पाहून त्याने भक्तिभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला प्रेमभराने त्याचा कंठ दाटून आला व तो मनात म्हणाला भगवंताच्या दर्शनाने मी पावन झालो जगताच्या जाळ्यात गुरफटून जाऊन अनेक योनी हिंडून दैव योगाने आता हे भगवंताचे दर्शन झाले योग याग केल्याने ही जो लाभत नाही तो मला पूर्वपुन्याईच्या योगाने आता दृष्टीला पडला याप्रमाणे मनात चिंतून राजाने दत्तात्रयांना नमस्कार केला राजाची परीक्षा पाहण्यासाठी अत्यनंदनाने आपली अतर्क्य शक्ती जी माया तिला युवती बनवून मांडीवर घेतले आणि तिला आलिंगन दिले तिचे प्रेमादराने चुंबनही घेतले ती क्रीडा पाहून राजाचे मन किंचितही चलविचल झाले नाही अगर विटले नाही तो मनात म्हणाला हा ह्याप्रमाणे मला भुलविण्याचा प्रयत्न करीत आहे हा तर अनेक रूपधारी आहे याचा पार कोण जाणेल तोवर श्री दत्त म्हणाले अरे राजा तू बाहेर जा मी बहिष्कृत आहे हे तू जाणत नाहीस तू येथे का आलास जर लवकर न जाशील तर प्राणास मुकशील माझा कोप फार आणि आहे मी व्रात्य असून तू एक संभावित राजा आहेस येथून गेला नाहीस तर तुला शाप देईन तेव्हा राजाने वंदन करून उत्तर दिले थोर ज्ञानी लोक शाप देत नाहीत हे मला ठाऊक आहे मी तर तुम्हाला शरण आलेला आहे मग मला भय कोठून तुम्हीच समर्थ आहात हे जाणून तुमचे चरण मी धरले आहे आता मला कसे व कोठून मरण येईल ते सांगावे जो शापितान शापितांना तारतो सर्व पापांपासून उद्धार करतो तो स्वतः शाप देईल असे कालत्रयीही घडणार नाही आता माझे जाणे येणे संपले कृपेचा आधार मिळाल्यानंतर जरी मातेने मारले तरी लाडही तीच पुरविल असा निर्धार करून राजा तेथेच राहिला दत्ताने मार दिला तरी तो दूर झाला नाही तू येथे थांबू नकोस असे म्हणून दत्तात्रयांनी त्याला वारंवार दूर लोटले तरी तो स्वतः सर्व सहन करून दृढचित्ताने तेथेच थे थांबला तेव्हा त्याचे मन ओळखून अत्रिनंदना सांगितले जर माझी सेवा केलीस तरच मी तुला येथे ठेवीन नाहीतर हाकलून देईल त्यावर राजा म्हणाला मी आज्ञा तंतोतंत पाळीन ते ऐकून योगीराजाने सांगितले की मला नराच्या कपालातून तू रोज ताजे मास व मद्य आणून दे त्याप्रमाणे राजाने ते कबूल केले मक्तो तो दररोज पशु होम मानून मध्यमास आणून देऊ लागला यज्ञाच्या मुखाने आहुती स्वीकारून जाला तृप्ती येत नाही तो योगेश्वर प्रेमाने आणून दिलेल्या मध्यमासाने तृप्ती मानू लागला नंतर प्रसन्न होऊन दत्तात्रेय राजाला म्हणाले राजा तू आपले वचन पाळलेस व माझे मन तृप्त केलेस तरी मी तुला वर देतो ते घे स्थूलदृष्ट्या पाहणाऱ्याला माझे तत्व समजत नाही म्हणून ते मंद मतीने मला देतात माझे विशाल तत्व न जाणता अजान ते अजानपणे माझ्या अभोक्तृत्व व अलिप्तत्वाकडे दुर्लक्ष करतात सर्वसाक्षी असामी मी यज्ञ भोक्ता कधीही भक्षण करत नाही जीव जी कर्मफळे भक्षण करतो ती मी साक्षीत्वाने पाहतो अहम वैश्वानरा हे माझे वचन आहे ते यथार्थ आहे माझ्या वाचून कोण चालक आहे वैश्वान रात असा मीच सर्व भोगतो परंतु सतत अभुक्त असतो म्हणून मी कर्मापासून अलिप्त आहे हे दत्तात्रयांचे बोलणे ऐकून राजा आनंदित झाला व म्हणाला आपण प्रसन्न होताच मी पावन झालो देवांचा अग्रणी असा तो तरी मला वर देऊन माझा मनोरथ पुरवा मी अपुत्र आहे तरी हे देवा मला असा वर द्यावा की पितरांना व देवांना भजेल असा पुत्र भावा तो सन्माग गामी देव असुरांना अजिंक्य देव व विप्र ह्यांची सेवा करण्यात तत्पर सर्वज्ञ पूज्य शूर रनात क्रूर महाप्रतापी अनाथांचा रक्षक पूज्य दक्ष व कवी असावा तो मांडलिकान आदरणीय धार्मिक दाता भोक्ता याजक शरणागतांना वत्सल प्रजेचा पालन सर्वमान्य पीतर गुरु यांचा आदर करणारा विरान्नी स्तुती करण्यास योग्य यशस्वी व प्रजेला मान्य असा व्हावा उर्वशी पुत्राणी असा वर मागता दत्तात्रेय म्हणाले हे जरी अलभ्य असले तरी स्वतःच्या भक्ताचे मन उद्विग्न करू नये म्हणून मी आश्वासन दिल्याप्रमाणे तुला वर देतो हा संसार स्वप्नाप्रमाणे असत्य आहे पुत्र आदी सुखनश्वर आहे तरीही मायेने मोहित होऊन तू पुत्राच्या इच्छेने वर मागतो आहेस मुक्तीच्या स्थानी पोहोचण्याच्या म्हणून तुझे मन ह्याची गोष्ट पुण्यावाचून घडत नाही माझा भक्त प्रथम सकाम भक्ती करत क्रमाक्रमाने निष्काम होऊन निर्वाण प्राप्त करतो यतः संस्कृतम चान्नम सायमतच विनश्यती तदन्न रसवृद्धेस्मिंदे काम का नित्यता प्रातकाली तयार केलेले अन्न सायंकाळी नासून जाते तर मग त्या अन्नावर वाढलेल्या नित्यत्व कोठून असे प्रत्यक्ष अनुभवाला येऊन सुद्धा लोक मोहित होतात हे मायेचे आवरण माझ्या कृपेपासून दूर होत नाही राजाचा येथे काही दोष नाही असा विचार करून अतिपुत्र प्रगपणे म्हणाले तू मागितलास तसाच सर्वविख्यात पुत्रा तुला होईल राजाला असावर देऊन दत्तात्राती एक फळ देऊन त्याच्या पत्नीला देण्यास सांगितले व त्याला निरोप दिला राजाने देवाला साष्टांग नमस्कार केला व तो आपल्या नगरीकडे निघाला इथे श्रीमत्परमहंस परिवराजकाचार्यवर्य श्रीमत् सद्गुरुदेव श्रीमत, श्रीमत, सद्गुरु श्रीमत वासु श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त नवत्रिंशध्याय गुरुदेवत्तार्पणस्त्री दत्ता सुदे राम लसाराक्यपा